स्कंध रोहित हा मुलांसमवेत वाराणशी जवळच पण गावाच्या बाहेर खेळावयास गेला खेळ संपल्यावर त्याने विचार केला आपल्या धन्यासाठी कोळे लहान लहान मुळे असलेले असे दर्भ अग्रासकट उपटून न्यावेत असा निश्चय करून आपल्या शक्तीप्रमाणे जास्तीत जास्त घेऊन जावेत म्हणून तो महत्वाने दोन्ही सांगितल्याप्रमाणे सर्व लक्ष आणि पळस काष्टे हे सर्व अग्निच्या होमात आवश्यक आहेत म्हणून अत्यंत आदराने ते रोहितांनी आपल्या बरोबर घेतले त्याचा एक भारा करून त्याने आपल्या मस्तकावर घेतला पण त्याला ते ओझे जड झाले तरीही अतिशय कष्टाने तो चालत होता अशा स्थितीत तो एका जला प्राप्त झाला दमल्यामुळे आणि जड ओझ्यामुळे रोहितला फारच तहान लागली होती म्हणून त्याने आपल्या मस्तकावरील भारा तेथे जवळ उतरवून ठेवला यथेचे जलप्राशन केल्यावर त्याने थोडी विश्रांती घेतली आणि आता घरी जावे असा विचार करून तो उठला भारा उचलून मस्तकावर घेणे सोयीचे व्हावे म्हणून एका वारुळावर त्याने भारा ठेवून तो मस्तकापर्यंत उचलला आणि आपल्या मस्तकावर धारण करू लागला पण दुर्दैवाने त्याचा पाठपुरावा येथेही केलाच विश्वामित्राच्या आज्ञेने त्या वारुळातून एक प्रचंड महाभयंकर अत्यंत घोर आणि विषारी असा कृष्ण सर्प बाहेर आला आणि त्या अर्भकाला त्या काळ तीव्र दंश केला आणि करुण अंतकरणाने त्यांनी रोहितांच्या मातेला घडलेले वर्तमान निवेदन केले रोहित मृत झाला आहे असे त्या बरोबरीच्या सर्व सोपत्यांनी अवलोकन करताच ती सर्व बालके आणि करुण अंतकरणाने घडलेले वर्तमान निवेदन केले ती मुले अगे विप्रदासी तुझा पुत्र आमच्या समवेत खेळ खेळण्यासाठी गावाबाहेर आला होता परत येत असता त्याला सर्पदंश झाला आणि तो भूमीवर कोसळून मृत झाला आहे सांप्रत तो जलाशयाच्या जवळ पडला आहे त्या बालकांच्या तोंडचे ते शब्द ऐकताच राणीच्या मस्तकावर जणू वज्रप्रहार झाला एखाद्या तोडलेल्या कर्दळीप्रमाणे ती उन्मळून भूमीवर मूर्चीत होऊन कोसळली तिने करुण किंकाळी फोडल्याने विप्रत येथे आला आणि क्रुद्ध होऊन त्याने तिच्या अंगावर जलसिंचन केले बऱ्याच वेळाने राणी सावध झाली तेव्हा तो महाकोपी दुष्ट हृदय शून्य ब्राह्मण संतापाने म्हणाला अगे दुष्टे तू समंजस असूनही माझ्या या शुभसदनात अभाग्याला उचित असे निंद्य रुदन का बरे करीत आहेस अशा रात्रीच्या वेळी हे योग्य नव्हे अगे चांदळ लाटत नाही त्या ब्राह्मणाचे हे कठोर शब्द ऐकून ती बिचारी स्त्री दीन झाली पण काहीच बोलली नाही ती पुत्र व्याकुळ झाली आणि अत्यंत करुण होऊन ऐकणाराला दया येईल असे रुदन करू लागली तिचे करुणाला पैकून तो ब्राह्मण श्रेष्ठ अत्यंत संतप्त झाला आणि राणीला पुन्हा एकदा म्हणाला अगे पापिणी तुझा धिक्कार असो मी मूल्य देऊन तुला विकत घेतले आहे तू माझी दासी असूनही सांप्रित नाही तू माझे काम करण्यास असून का? काम अस द्रव्य काम्हिष्ठ कठोर शब्दांनी तिच्यावर प्रहार करू लागला शेवटी मोठ्या कष्टाने आणि गहीवरून ती करुण वाणीने रडत रडत विप्राला म्हणाली आहो धनी माझा ऐकुलता एक पुत्र आज सर्पदंशाने मृत झाला आहे अनाथ होऊन तो नगराबाहेर जला आहे माझ्या त्या सुरुवात करण्याकरता जात आहे आपण कृपांत होऊन मला जाण्याची आज्ञा द्या कारण हे सदाचारणी द्विजश्रेष्ठा आता यापुढे माझ्या पुत्राचे पुनरपी दर्शन होणार नाही एकदा त्याला अखेरचे पाहून मी परत येईन असे विनंतीपूर्वक बोलून ती राणी हृदयद्रावक विलाप करू लागली तिचे रडणे ऐकून तो ब्राह्मण रागाने त्या महाराणीला म्हणाला अगे दुष्टे दुराचारिणी स्त्री आहे तू धन्याचे काम करीत नाहीस धन्याची आज्ञा मोडल्याने केवढे घोर पातक लागते याची तुला कल्पना आहे काय खरोखर पूर्णपणे वेतनाचा स्वीकार करूनही जो सेवक धन्याचे कार्य वेळेवर करीत नाही तो अखेर नरकात पडतो तेथे महारैरवादी नरकात एक कल्पर्यंत वास्तव्य केल्यावर तो पुढे कोंबडा होतो तुझ्यासारख्या दृष्टीला धर्मत उपयोग नापिक माळ जमिनीवर धान्य पिरण्यासारखीच निष्फळ आहे तेव्हा तुला ते व्यर्थ सांगून काही लाभ नाही हे पातकी स्त्रीय तुला परलोकीच्या यातनांचे थोडे जरी भय असेल तर तू व्यर्थ वेळ न दवडता सत्वर माझ्या घरातील कामे करण्यास चल असे कठोर वाणीने उच्चार कापू ले लागली ती व्याकुळ होऊन पुन्हा ब्राह्मणास म्हणाली हे प्रभू यावेळी आपण मजबर दया करा तूर्त तरी अशा प्रसंगी कृपांत होऊन मला प्रसन्न व्हा माझ्याकडे जरा तरी कृपादृष्टीने पहा हे महाभाग्यवान विप्रा माझ्या लाडक्या पुत्रास एकच वेळ पाहून येईपर्यंत आपण मला दोन घटकांचा अवधी द्या असे निष्ठूर नका हो असे दिनवचन बोलून तिने आग्रहाने त्या ब्राह्मणाच्या चरणावर मस्तक ठेवले आणि ती त्याची करुणतेने प्रार्थना करू लागली पुत्राच्या निधनाची वार्ता ऐकून दुःखी झालेल्या राणीने अरे पुत्रा अरे रोहिता असं म्हणून हंबरडा फोडला पण त्या ब्राह्मणाला जराही दया आली नाही उलट अधिकच संतप्त होऊन तो, तो म्हणाला अगे तुझा पुत्र मेला काय आणि जगला काय मला त्याच्याशी काय कर्तव्य आहे तू मुकाट्याने माझी आज्ञा पाळून माझ्या घरातील काम कर नाहीतर सापकाच्या फटकार्याने मला तुझी पाठ फोडून काढावी लागेल अगे तुला अजूनही माझा राग ठाऊक नाही म्हणजे आश्चर्य आहे त्या भाषणाने भयभीत होऊन ती राणीवर लावून तिने त्याचे शरीर मर्दन केले हे सर्व वृत्तीपर्यंत मध्यरात्र होऊन गेली होती अखेर तो विप्र तिला म्हणाला अगे स्त्रीये आता तू आपल्या पुत्राच्या शोधासाठी सत्वर जा आणि त्याचे दहन वगैरे विधी करून दिवस उगवण्याच्या आत तू परत ये माझे सकाळचे काम अडून राहणार नाही याची काळजी घे लवकर परत ये जा अशा तऱ्हेने ब्राह्मणाची आज्ञा घेऊन ती राणी करुणालाभ करीत वेगाने धावत धावतच त्या भयान मध्यरात्रीच्या वेळी एकटीच घराबाहेर पडली आणि जेथे तिचा पुत्र मरून पडला होता तेथे आली आपल्या पुत्राची ती अवस्था पाहताच तिला झालेल्या दुःखाचे वर्णन करणे अशक्य आपल्या कळपापासून चुकलेली हरिणी वत्सरही धेनू जशी शोकाने व्याकुळ होते तशी ती शोकमग्न झाली वाराणशीच्या बाहेर निर्जन ठिकाणी आपला पुत्र मरून त्याला पहायला कोणी नाही म्हणून ती अधिकच शोकग्रस्त झाली आणि आपल्या पुत्राला तिने मिठी मारली तिचा पुत्र अनाथाप्रमाणे भूमीवरील लाकडे दर्भ आणि गवत यावर निश्चिष्ट होऊन पडला होता त्याला पाहताच अत्यंत कारुण्याने भरून जाऊन तिने अपार शोक केला ती रडत रडत म्हणाली अरे माझा तान्या ह्या बाळा ये रे माझ्याकडे धावत ये अरे तू माझ्यावर का बारागावलास माझ्या लाडक्या सारखे अगे आई अगे आई असे मला हाका मारीत तू माझ्याकडे येत होतास ना अरे मग आताच का दूर गेलास असे म्हणून ती अडखळून पुत्राच्या शरीरावर कोसळली थोड्या वेळाने ती सावध झाली तिने आपल्या दोन्ही हातांनी त्या पुत्राला कवटाळून उदयाशी धरले आणि त्याच्या निष्प्राण मुखावर तिने आपले मुख ठेवून दीन वदनाने रडत आक्रोश करू लागली तिने आपले मस्तक ऊर हाय रे हाय असे म्हणून दोन्ही हातांनी बडवले ती म्हणाली अरे माझ्या बाळा अरे तानुल्या अरे वत्सा अरे माझ्या गोजीरवान्या पाडसा ये रे सत्वर ये असे ती सारख्या आपल्या पुत्राला हा मारू लागली ती मोठ मोठ्याने रडत म्हणाली अहो राजा धीराज आपण अशा वेळी कोठे गेलात हो अहो आपल्या बालकाकडे एकदा तरी पहा हो हा प्राणांपेक्षा प्रिय असलेला आपला हा सुपुत्र आज मृत होऊन भूमीवर पडला आहे अहो एकदा याचे शेवटचे दर्शन घ्या असे म्हणून तिने पुत्राकडे हे तिच्या लक्षात आले आणि पुत्राच्या मृत्यूचे हे दुःख असह्य होऊन ती पुन्हा मुर्चीत पडली काही वेळाने सावध झाल्यावर तिने आपल्या लाडक्या पुत्राचे मुख हातानी वर, हाता वर उचलले आणि त्याची पटापट चुंबणे घेत ती म्हणाली अरे माझ्या प्राणा अरे माझा बाळा आता झोपेचा त्याग कर जागा हो रे माझ्या वत्सा सांप्रची रात्र भयावह आहे या मध्यरात्री शेकडो भालू भयंकर आवाज काढित आहेत त्यामुळे भूते प्रेते पिशाच डाकिणी इत्यादी कांच्या सर्व आकाश व्यापून गेले आहे त्यामुळे हा काळो खधिकच भयंकर वाटत आहे अरे पाडसा तू येथे तुझ्या मित्रांबरोबर खेळायला आला होतास ना मग तुझे मित्र तर सूर्यास्त झाल्याबरोबर घराकडे परतले पण तू एकटाच कसारा येथे पडून राहिलास हे प्रिय पुत्रा तुला माझी आठवण नाही करे हली हितानुल्या एकदा तरी माझ्याकडे येऊन मला आई म्हणून हाक मार रे अरे माझ्या प्राणाच्या प्राणा तू अनाथ होऊन येथे का बरे पडलास काळाने ही दुष्टकर्णी कशी बरे केली हाय रे दुर्दैवा असे म्हणत की सुकुमार राणी पुन्हा पुन्हा आक्रोश करू लागली आणि उक्सा बी रडू लागली अरे मुला अरे माझ्या लहानग्या पुत्रा हे वत्सा अरे रोहिता हे अनाथ पुत्रा मला तू का बरे होऊ देत नाहीस अरे मी तुझी माता तुला हाका मारीत आहे मला तू ओळखत नाहीस का रे अरे एकदा तू माझ्याकडे पहा रे अरे बाळा आपण देशोधडीला लागलो आपले राज्य गेले तुझ्या पित्याने त्या माझ्या नाथांनी आपल्याला विकून टाकले मी दासी झाले पण हे वत्सा केवळ तुझ्यासाठी मी आजवर जिवंत राहिले होते हे बाळा तुझ्या जन्माच्या वेळच्या आठवणी आता येत आहेत ब्राह्मणांनी तुझे भविष्य चांगले वर्तवले होते तू दीर्घायुषी होऊन या पृथ्वीचे राज्य उपभोगशील पुत्रपौत्रादिनी तू संपन्न होशील शौर्य क्रीड़ा बल युक्त देव, गुरु, तु पूजक होशी सत्यवचनी माता पितर इन करू होशिल खोटे आहे। अरे पुत्रा तुझा हाथ चक्र मत्स्य छत्र श्रीवत्स स्वस्ती ध्वज घट आणि चामर ही चिन्हे असून ही कित्येक शुभ चिन्हांनी तुझा हात युक्त आहे पण हे राजपुत्रा ही सर्व शुभ लक्षणे आज व्यर्थ झाली कारे रे हर, हर। महाराज हे पृथ्वीपते आपण कसे राज्यभ्रष्ट झाला हो आपले मंत्रीगण कुणीकडे गेले आहेत ते सिंहासन ती छत्र त्या तलवारी ते विपुल धन आज कुठे बरे गुप्त झाले आहे अहो ती अति विशाल अयोध्या नगरी ती उंच उंच गोपुरे ते विस्तृत प्रासाद आपले हत्ती घोडे रथ आणि महाराज आपल्यावर निरतिशय प्रेम करणारे ते आपले प्रजाजन सगळे कुठल्या कुठे निघून गेले हो आता तर हे पुत्रा तू ही मला न सांगता दूर गेलास ना आहो प्राणनाथ अहो राजादिराज या हो आता तरी सत्वर बालवयात रंगत जाऊन जो तुमच्या वक्षस्थलावर विराजमान झाला आणि ज्याने तुमचे विशाल वक्षस्थल कुंकुमाने लाल केले तो हा बालक हे राजेश्वरा धुळीने माखल्यावरही जो तुमच्या शरीरावर खेळत होता त्या धुळीने तुमचेही शरीर मलिन करीत होता तो तुमचा हा प्रिय पुत्र अन्ह होऊन आज कसा पडलाय पहाना हे भूपेंद्रा ज्या बालकाने बालवयात लाडाने तुमच्या कपाळावरील कस्तुरी तिलक विद्रूप केला होता क्षुल्लक अधम किड्या मुंग्यांनी आणि माश्यानी भरून गेले आहे हे राजेश्वरा आपण या आणि एखाद्या दरिद्र्याप्रमाणे भूमीवरून मरून पडलेल्या या आपल्या पुत्राला अवलोकन करा अरे दैवा मी पूर्वजांनी कोणते पातक केले होते खरोखरच त्या कर्माच्या फलातून सुटण्यास आता दुसरा मार्गच नाही हे बाळा हे, हे अरे माझ्या कोमल रमणीय राजकुमारा काय रे तुझी ही दशा आता कोठे असशील रे माझ्या राजा अशा प्रकारे राणी मोठ मोठ्याने मध्यरात्री विलाप करीत होती तिच्या त्या, त्या करुण स्वराने नगरपाल जागृत झाले आणि त्या स्वराच्या अनुरोधाने ते सत्वर तेथे आले ते नगरपाल तेथे येताच विस्मयचकित झाले आणि सहानुभूतीने गोड शब्दात म्हणाले हे hey, सुकुमारी तू कोण आहेस हा कुणाचा पुत्र आहे तुझा पती सापरत कोठे गेले आहे अशा या भयान मध्ये तू एकटीच निर्भयपणे येथे का विलाप करीत आहेस पण राणी दुःखात च असल्याने नगरपालाचे प्रश्न तिला ऐकूच आले नाही तिचे लक्ष नसल्याने ती काहीच बोलली नाही नगरपालांनी पुन्हा पुन्हा तिला विचारले पण ती सुंदरी काहीही न बोलता स्तब्ध बसून राहिली दारुन दुखाने तिच्या नेत्रातून घळा घा अश्रू वाहत होते हृदय भरून आले होते कंठ गाठला होता पण ती काहीच बोलत नसल्याने त्या एकचित्त असलेल्या स्त्रीकडे पाहून त्यानं वेगळीच शंका आली आणि ते नगरपाल घाबरून गेले एक एकमेकांकडे शंकायुक्त चेहऱ्यानी पाहू लागले आपल्या हातातील आयुधे सरसावून ते बोलू लागले अहो ही स्त्री तर काहीच हालचाल करीत नाही बोलत नाही तेव्हा खरोखर ही मानवी स्त्री नसेल ही कृत्या अथवा डाकिणी असेल म्हणून या बालकाचा घात करणाऱ्या या स्त्रीचा आपण सावधान राहून युक्तीने वध केला पाहिजे अहो ही जर चांगल्या मानव योनीची स्त्री असती ते एवढ्या भयानक वेळी एकटीच येथे स्वस्त बसली नसती हिने कुणाचे तरी मूल भक्षणासाठी आणले असावे असे म्हणून ते हळूहळू सरसावले आणि सावधगिरीने त्यांनी तिच्यावर झडप घातली काही केस धरले काही हातपाय घट्ट धरले काहीनी तिच्या गळ्याला पकडले ते म्हणाले ही डाकणी सुटू देऊ नका हि पळून जाईल हिला घट्ट धरा चला तरा करा हातातील शस्त्रांच्या बलावर त्यांनी तिला ओढीत ओढीत त्या स्मशान स्मशानभूमींजवळील चांडाळ वाड्यात आणले आणि तेथील रक्षक वीर वीरबाहू त्याच्या स्वाधीन केले ते त्या, त्या चांडाळाला म्हणाले हे चांडाळा आम्हाला गावाबाहेर ही डाकिंडीसली ही बालकांचा घात करणारी असून नुकताच तिने एका बालकाचा घात केला आहे हिला दूर नेऊन तू सत्वर मारून टाक हिची किंचितही उपेक्षा करू नकोस हिचा वधच कर तिला पाहताच तो चांडाळ उत्साहाने पुढे आला तो त्या नगरपालांना धन्यवाद देत म्हणाला अहो सभ्यग्रस्थानो खरो खरोखरच ही डाकिण फार क्रूरकर्म आहे हिची प्रसिद्धी आजवर बरीच ऐकली आहे पण यापूर्वी ही कोणाच्या दृष्टीच पडली नव्हती हिने आतापर्यंत कित्येक बालकांचा वध करून त्यांना भक्षण केले आहे खरोखरच हे नगरपालानो आज तुम्ही फार पुण्य जोडले आहे तुम्ही अस्धैर्य दाखवून या पापिणीला पकडून दिलेत याबद्दल तुमची सर्वत्र ख्याती होईल अनेक बालकांच्या माता तुम्हाला दुवा देतील तुम्ही आता काहीही चिंता न करता निशंक मनाने परत जा जो ब्राह्मण स्त्रिया अर्भके आणि गायी यांचा घात करणारा असतो सुवर्णाची चोरी करणारा व्यर्थ लावणारा वाटमारी करून लुटमार करणारा मद्यप्राशन करणारा गुरु स्त्रीशी दुष्ट संबंध ठेवणारा श्रेष्ठांना विनाकारण विरोध करणारा असा जो कोणी कुकर्मा पुरुष असतो त्याचा वध निशय पुण्यप्रद असतो अशा ब्राह्मणाचा जोड करीन, करीन। असे म्हणून त्या क्रूर चांडाळाने त्या स्त्रीला जाडजूड दोरखंडाने जखडून टाकले तिचे केस ओढून त्याने तिला फारच ताडण केले तिला फराफरा ओढीत फरा तो हरिश्चंद्राकडे आला आणि म्हणाला हे माझा सेवका दास कोणताही विचार या न करता तू या स्त्रीला सत्वर मारून टाक ही स्त्री दुष्ट आहे हरिश्चंद्र राजाला ती आज्ञा म्हणजे जणू वज्राघातच वाटला आता आपण स्त्रीवधाचे पाप करावे लागणार या भीतीने तो थरथर कापू लागला तो चांडाळास म्हणाला महाराज आपला आज्ञाधारक सेवक हे पापकृत्य करण्यास धजणे शक्य नाही म्हणून स्त्री हत्येचे हे कर्म आपण दुसऱ्या एखाद्या सेवकाला सांगा या उलट दुसरे कोणतेही कर्म मला सांगा ते कितीही दुर्घट असले तरी मी पार पाडीन। राजाचे भाषण ऐकून चांडाल राजाला म्हणाला अरे तू भिहू नकोस कारण डाकिणीचा वध करणे पाप नाही हे खडग घे आणि सत्वर स्त्रीचा वध कर ही बालकांचा घात करणारी डाकिण असल्याने हिचा वध पुण्यकारक आहे ते पुण्य तुला मिळेल बालक घातकी स्त्रीचे रक्षण करणे हे पाप आहे राजा चांडाळास म्हणाला अहो धनी स्त्रियांचे रक्षण करणे हे आवश्यक असून कितीही त्रास होत असला तरी स्त्रीचे रक्षण करणे सर्वथैव योग्य आहे स्त्रियांची हिंसा कोणत्याही परिस्थितीत करू नये धर्मशास्त्रवेत जे मुनी आहेत त्यांनी स्त्रीवधाचे पातक सर्वात मोठे आहे असे सांगितले आहे जाणते वा ही जो पुरुष स्त्रीचा वध करतो तो महारौरवात जाऊन नरकात खितपत पडतो असे शास्त्रवसन प्रमाण आहे चांडाळ राजाच्या भाषणाने रागावला आणि त्याच्यावर क्रुद्ध होऊन म्हणाला हे पंडिता तू जास्त बोलू लागला आहेस धन्याची आज्ञा तुला मानावी लागेल ही घे तलवार ही कशी विजेप्रमाणे चकचकीत असून पाणीदार आणि धारदार आहे ती ही तलवार घे अरे जर एकाच्या वधामुळे सर्वांना सुख होत असेल तर एकाचा वध करण्यात ह्या स्त्रीने आजवर अनेक अर्भके भक्षण केली आहेत म्हणून तू काहीही भय मनात न बाळगता हिला मारून टाक आणि हिच्या वधामुळे इतर जना सुखप्राप्तीचा लाभ करून दे ते तुला पुण्यप्रद आहे राजा नम्रतापूर्वक हात जोडून म्हणाला हे महाराज मी स्त्री हत्या बालहत्या न करण्याचे व्रत घेतलेले आहे तेव्हा ते व्रत मला मरेपर्यंत पाळावेच लागेल म्हणून सांप्रत हा स्त्री व्रत करण्यास मी सर्वथैव असमर्थ आहे आपण मला खरोखर क्षमा करावी राजाच्या भाषणाने चांडाळ फारच क्रुद्ध झाला तो म्हणाला हे दुष्टा अरे दुर्बुद्धे धन्याच्या आज्ञे वाचून आणि धन्याने सांगितलेल्या वाचून तुझा आता अन्य व्रताशी संबंध नाही आज तू माझे कार्य करीत नाहीस हे योग्य नव्हे अरे जे धन्यापासून वेतन स्वीकारल्यावर धन्याची आज्ञा मोडतात त्यांनी हजारो कल्पांपर्यंत नरकवास भोगूनही त्यांची त्यातून सुटका होत नाही तेव्हा तू माझी आज्ञा सत्वर आई राजा करुण वचन म्हणाला हे चांडाळ आपण मला दुसरे कोणतेही अवघड कृत्य सांग करण्यास सांगा तुमचा कोणी शत्रू असेल तर तसेच सांगा मी सत्वर जाऊन त्याचा वध करून स्वामीकार्य पार पाडीन आणि तुमच्या दुष्टशत्रूचा नाश करून त्याची सर्व संपत्ती जिंकून तुम्हाला अर्पण करीन हे प्रभू देव सर्प सिद्ध गंधर्व यापैकी कुणाचाही अथवा प्रत्यक्ष इंद्राचाही संग्रामात सुतीक्ष बाणांनी वध करून मी त्यांचा पराभव करीन आणि त्यांचे सर्व ऐश्वर आपल्या चरणावर आणून ठेवीन पण स्त्री वध करण्यास कृपा करून सांगू नका राजाच्या भाषणाने चांडाळ संतप्त होऊन थरथर कापू लागला अतिशय रागावून तो हरिश्चंद्राला म्हणाला अरे नीचदासा तू चांडाळाचे दास्यत्व पत्करलेले आहेस असे असूनही वीराला शोभेल असे भाषण बोलतो आहेस तू अत्यंत फाजील दिसतोस उगाच जास्त बडबड तू करीत आहेस आता तुला माझे म्हणणे ऐकावेच लागेल हे निर्लज्जा हे अधम पुरुषा अरे तू जेवढ्या पुशारक्या मारित आहेस तेवढी तुझी योग्यता नाही अरे दुर्बला जर तुला पापपुण्याची भीती वाटत असती तर अधमातला अधम अशा माझे दास्यत्व तू कापत्करले असतेस एवढा तुझा पराक्रम होता तर तुला ही दिन लाचारी का करावी लागली असती चांडाळाच्या घरात येऊन तू का राहिला असतास आज तू चांडाळास हे लक्षात ठेव आणि उचल आणि या स्त्रीचे शिरकमल सत्वर तोडून ते धडापासून वेगळे कर अशा प्रकारे चांडाळाने आपली आज्ञा राजावर लादली आणि हरिश्चंद्राच्या हातात ती तीक्ष्ण नग्न तलवार दिली अध्याय पंचवीसावा समाप्त